पुस्तक हसत जगाव, लेखक दादाराम साळुंखे वाचक विद्यापाठी प्रकरण चोवीसावे ज्ञानोबा माझा प्रकाशी सूर्य एखादाच असतो त्याच्या प्रकाशात सृष्टीचा कण निकन उजळून निघत असतो असे ज्ञानसूर्य असणारे ज्ञानयोगी द्न्यान ज्ञानेश्वर यांनी आळंदी समाधी घेतली या घटनेला सातशे वर्ष होऊन आजही ज्ञानोबा महाराष्ट्रातील घराघरातील लहान थोरांच्या मनावर राज्य करीत आहेत आपल्या अमृतवाणीने सर्वांना भारावून टाकणारे ज्ञानेश्वर सर्वांना आपले वाटतात म्हणून प्रत्येकजण त्यांच्याबद्दल ज्ञानोबा माझा असाच उल्लेख करतात कमी वयात अगाध ज्ञान देणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या बद्दल शेवटची घटका मोजणारे आदराने त्यांचे नाव घेतात यामध्येच त्यांच्या कर्तृत्वाची चमक आपल्याला दिसून येते मराठी माणसांचे जीवन आध्यात्मिक तेजाने भारून टाकण्याचे काम अनेक संतांनी केले त्यात ज्ञानेश्वरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल ज्या वयात मुलाला मिसृड फुटून तो तारुण्याच्या वेलीवर हिंदोळे घु लागतो काहीतरी करावे या उर्मिन त्याला झपाटले जाते अशावेळी मनातील व मनगटाची ताकद तो एकत्र करून जगावेगळे करून दाखविण्यासाठी पेटून उठतो त्या वयात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीसारखे मराठी मनावर राज्य करणारे अनंत टवटवीत राहणारे सुगंधी महाकाव्य निर्माण केले ज्याचा सुगंध गगनापर्यंत गेला अशा या मराठी मनाचा सुगंध असणाऱ्या ज्ञानश्वरींनी संपूर्ण विश्व व्यापल्या आह त्याच्या सुगंधाने भल्याभल्यानं चकित कलि आह ज्ञानेश्वरांनी अवर्णनीय ज्ञान असणाऱ्या संस्कृत भाष़ गीतेचे साध्या सोप्या मराठी भाषेत केले। कल सव्वालक्ष श्लोक संख्यची असलिली गीता सातशे श्लोकात बसवून त्याच अठरा अध्याय करून सुमारे नऊ हजार गोव्यांमध्यंदर काव्य लिहिले आणि नम्रपणे लोकांना बहाल कल आज महाराष्ट्रात असे एकही घर सापडणार नाही ज्या घराच्या दिवाऱ्यात ज्ञानेश्वरी अथवा ज्ञानदेवांचा फोटो नसेल इतके ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरी मराठी माणसांच्या मनामनात भरले आहेत भल्याभल्यांना जे जमले नाही असे कितीतरी आदर्श ज्ञानेश्वरांनी आपण घालून दिलेले आहेत ज्ञानेश्वरीसारखे महाकाव्य लिहिताना त्यांना गुरुची आवश्यकता होती अशावेळी आपल्यासारख्या सामान्य माणसांसारखे ढोंगी गुरुच्या मागेनं लागता आपल्या भावाला निवृत्ती त्यांनी आपले गुरु मांडले नाहीतर आज अगदी क्षुल्लक कानासाठी सक्के भाऊ एकमेकांचे मुर्दे पाडायला मागेपुढे पाहत नाहीत अशावेळी ज्ञानेश्वरांनी भावाच्या माध्यमातून वेगळा आदर्श समाजला घालून दिला आहा ज्या काळात जातीपाती मांडल्या जात होत्या त्या काळात कोळ्यावयात वारकरी संप्रदायाची स्थापना करून सर्वांना या संप्रदायाच्या झेंड्याखाली एकत्र आणल त्यांनी दिलेली ही समानतेची शिकवण आजचे वारकरी पुढे चलवीत आह एवढ़च नव्हे तर त्रेपन्न देशांनी नाकारलेल्या डाऊ प्रकल्पाला वारकऱ्यांनी विरोध करून भविष्यातील प्राणहानी टळली आह देहूसारख्या पवित्रभूमीतील वातावरण प्रदूषित करणारे गबर होण्याचे स्वप्न यामुळे धुळीस मिळाले आहे ज्ञानेश्वरांनी ज्या उद्देशाने या संप्रदायाची स्थापना केली होती तीच परंपरा वारकऱ्यांनी पुढे चाललेली पाहून ज्ञानेश्वरांनाही आत्मिकांद झाला असेल यामध्ये ति मात्र शंका नाही गर्व माणसाला आणि त्याच्या ज्ञानाला धुळीस मिळवतो तेच महायोगी सांगदेवांच्या बाबतीत झाले अनेक प्रकारे ज्ञानदेवांचा छळ त्यांनी केला परंतु त्यांना काही न बोलता ज्ञानेश्वरांनी त्यांना पासष्ट पाणी पत्र लिहिले या पत्राने अक्षरशः डोंगरा एवढा माणूस पूर्ण वितळून गेला आणि नतमस्तक झाला तरीही ज्ञानेश्वरांनी आदराने त्यांना प्रणामच केला त्यांच्या वर्तनातून आपली भावंडे समाज समाजातील लहान थोर भाषा यांचा आदर कसा राखावा याचीच शिकवण मिळते ज्ञानेश्वरी सारखे सुंदर कावे हे जन्माला आल्यापासून महातारपणापर्यंत विविध प्रकारची पापे करून ती धुवून काढण्यासाठी वाचन करण्याचा मार्ग नव्हे तर तारुण्यातीचे वाचन करून जो जे जोजे तो ते लाहो ज्याला हवे ते मिळवून देण्याचा सरळ मार्ग आहे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत मागितलेले पसायदान म्हणजे ज्ञानेश्वरीचे सार आहे कवी कुसुमाग्रज म्हणतात देवालयाच्या दारापर्यंत ज्यांना पोचवता येत नाही ते आकाशात उंचावर गेलेल्या कळसाला दुरुन नमस्कार करतात त्याप्रमाणे ज्ञानेश्वरीचा कळस होण्याचा मान पसायदानाला मिळाला आहे असे प्रतिभावंत ज्ञानवंत ज्ञानेश्वर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या सर्व जातीपातींच्या माणसांना अगदी जवळचे आई आईप्रमाणे वाटतात महाराष्ट्राच्या इतिहासात ज्ञानेश्वरांच्या आधी व नंतर असा एकही संत होऊन गेला नाही ज्याला कोणी माऊली म्हणून संबोधले आहे याला अपवाद फक्त ज्ञानेश्वरांचा पुरुष असूनही ज्ञानेश्वर माऊली का याचे कारण समाजातील दैन्य दुःख पाहून ज्याच्या काळजाला पाजर फुटतो तिथे लिंगभेद नसतो म्हणून पुरुष असूनही हळव्या मनाचे ज्ञानेश्वर जगाची माऊली बनले अशा या ज्ञानयोग्याबद्दल संत एकनाथ महाराज म्हणतात कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा